ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी एकोणीसावा हिरण्याक्षवध मैत्रेयी म्हणाली ब्रह्मदेवाचे कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतांनी हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षांनी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्यासमोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला पण हिरण्याक्षीच्या गदेला भिडून ती गदा भगवंताच्या हातून निसटली आणि भिरभिरेत जमिनीवर आदळून शोभू लागली परंतु ही मोठी अद्भूत घटना घडली त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळू नही हिरण्याक्षांनी त्यांना निशस्त्र पाहून युद्ध धर्माचे पालन करीत त्यांच्यावर आक्रमण केले नाही भगवंताचा क्रोध वाढावा म्हणून त्यांनी असे केले गदाखाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन स्मरण केले चक्र ताबडतोब येऊन भगवंताच्या हातात फिरू लागले परंतु ते विशेषतः आपला प्रमुख पार्श्द दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले त्यावेळी त्याच्या प्रभावाला न जाणणाऱ्या देवांचे ही तोरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की प्रभू आपले कल्याण असो याला लगेच मारून टाका तेव्हा हिरण्याक्षांनी पाहिले की कमलदल लोचन श्रीहरी आपल्यासमोर चक्र घेऊन उभे आहेत तेव्हा त्याची सर्व इंद्रिय प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसाशी टाकीत दात ओठ चावू लागला त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की जण तू आता भगवंतांना भस्म करून टाकेल उसळी मारून अरे आता तू वाचणार नाहीस अशी गर्जना करीत श्रीहरीवर त्यांनी गदिने प्रहार केला हे साधव यज्ञमूर्ती श्री वराह भगवंतानी शत्रूच्या लेखत सहजपणे आपल्या डाव्या पायानीती वायुवेगाने येणारी गथा पृथ्वीवर आदळली आणि ती त्याला म्हणाली अरे दैत्या तू मला जिंकू इच्छितोस ना मग उचलते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार भगवंतानी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतानी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिनेला पकडतो तशी गदा सहज पकडली आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि त्याचे तेज नष्ट झाले भगवंतानी देऊ करूनही त्याने गदा घेणे पसंत केले नाही परंतु ज्याप्रमाणे एखाद्यावर जारण मारणादी प्रयोगाचा निष्फळ प्रयत्न करावा त्या त्याने श्री यज्ञपुरुषा प्रहार करना एक प्रज्वलित अग्निसारखा तड़पता त्रिशूल हाथला महाबली हिरन्याशा अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशूल आकाशन मोटा तेजा चमकू लगला भगवंता ने अपने तीक्ष्धारे चक्राने तो इंद्राने गरुड़ा पंख तोड़ावा तोड़ा भगवंता चक्रा आपशूढ़ा असंख्य तुकड़े पहुन तला फार राग आला जवर जाऊन ज्यार श्रीवत्सचिन्ह शोभुन दिस्ती त्या भगवंताच्या विशाल वक्षस्थळावर एक जोराचा ठोसा मारला आणि मोठ्याने गर्जना करून तो अंतरधन पावला विदुरा ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही त्याप्रमाणे त्याने या प्रकारे मारलेल्या ठोशांनी भगवान आदिवराहळ जराही ढळली नाहीत तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरीवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केली त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला अशी वाटू लागली की आता जगात प्रलयकाल होणार प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला सगळीकडून दगडांचा असा नारा होऊ लागला जणू गोपनीयने दगड फेकले जात आहेत विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य चंद्र इत्यादी ग्रहतारीत झाकले गेले पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे पू केस रक्त विष्ठा मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला हे विदुरा हरतरेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले केस मोकळी सोडलेल्या आणि हातात घेतलेली घेतलेल्या नग्न राक्षसनी दिसू लागल्या पुष्कळशे पायदळ घोडेश्वर रथी आणि हत्तीवर चढलेल्या सैनिकासह आतताई यक्ष राक्षसांचा मारा मारा असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला अशा प्रकारे प्रकट झालेल्या त्या असुरी मायाजालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहानी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दिदयाचा थरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंताच्या जवळ आला त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून शिरडून टाकण्याच्या इच्छेने कवित घेतली परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते आता तो भगवंतावर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे व्रत्रासुरावर प्रहार केला होता त्याप्रमाणे भगवंतानी त्याच्या कानफडीत एक ठोसा मारला विश्वविजयी भगवंतानी जरी सहज ठोसा मारला होता तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला त्याचे डोळे बाहेर आली हात पाय केस छिन्न भिन्न झाली आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात ओठ चावीत पृथ्वीवर पडलेलं पाहून तेथे युद्ध पाहण्यासाठी आलेली ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले की अहो असे मरण कोणाला प्राप्त होते आपल्या मिथ्यालिंग शरीरापासून सुटण्यासाठी योगीजन समाधियोगाच्या द्वारा ज्यांचे ध्यान करतात त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या त्या दैत्यराजांनी त्यांचेच मुखकमल पाहत पाहत आपल्या शरीराचा त्याग केला हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू हे दोघे भगवंताचेच पार्श्वद आहेत त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील देऊ म्हणू लागले प्रभू आपल्याला वारंवार नमस्कार असू आपण संपूर्ण यज्ञाचा विस्तार करणारे आहात तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हालाही सुख मिळाली मैत्रिय म्हणाली अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवानीसुद्धा स्तुती केलेले भगवान आदीवर राहून अखंड आनंदमय धामाकडे परतले मित्रा विदुरा भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावी तसा महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जशी ऐकली तशी तुला सांगितली सुत म्हणाला शौनक महोदय मैत्रियांच्या मुखातून भगवंताची ही कथा ऐकून परम भगवतभक्त विदुराला फार आनंद झाला जर अनन्य पवित्र कीर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो तर श्री भगवंताच्या लीला ऐकून आनंद होईल यात काय सांगावे ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणाचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तींनी दुःखाने आक्रोश करू लागल्या त्या त्यावेळी ज्यांनी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडवले तसेच जो सर्व बाजूनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सरलहृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतो परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराराध्य प्रभूच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही शौनकादी ऋष्णू कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरीची हिरण्याक्ष वधाची परम अद्भुत लिहिला जो पुरुष ऐकतो गातो किंवा तिला अनुमोदन देतो तो ब्रम्हत्येसारख्या घोर पापातूनही सहज सुटून जातो हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद परम पवित्र धन व यशाची प्राप्ती करून देणारे वर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढवणारे आहे जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना अंतिश्री भगवंताचा आश्रय प्राप्त होतो या ठिकाणी एकोणिसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण